पुस्तक फुलाचा प्रयोग व सोरामणी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण अकरावे स्वर्गात माधवचा आत्मा नेण्यासाठी देवाचे, देवाचे दूत आले व सैतानाचेही दूत आले देवाचे दूत व सैतानाचे दूत यांची लढाई सुरू झाली परंतु इतक्यात सैतान तेथे आला हा आत्मा माझा आहे कराराप्रमाणे माझा आहे सैतान म्हणाला करार नीट पहा हा क्षण सुंदर आहे किती पवित्र आहे हा क्षण माझ्या जीवनात अमर हो असे त्याने म्हटले खरे परंतु ज्या विचारात मग्न असता हे शब्द उच्चारले गेले ते विचार तुमचे आहेत का तुमच्या पोतडीत तसले विचार आहेत का आजपर्यंत तुम्ही या आत्म्यावर नाना प्रयोग केलेत परंतु हा क्षण अमर हो हे खरे सुख असे शब्द त्याच्या तोंडून तुम्हाला काढता आले का खरे सांगा जो क्षण अमर हो असे या आत्म्याने म्हटले तो क्षण दैवी होता तो क्षण देवाचा होता सैतानाने दिलेला नव्हता म्हणून हा आत्मा देवाचा आहे देवदूतांचा नायक म्हणाला खरे आहे तुमचे म्हणणे न्या त्याला सैतान म्हणाला सैतानाचे दूत निघून गेले देवदूतांनी माधवाच्या आत्म्याला सुंदर शरीर दिले सुंदर वस्त्रे दिली वाजत गाजत त्याला नेले एका लढाईतील जनू तो विजयी वीर होता शेवटी देवाचा झेंडा त्याने उंच केला माधवचे स्वागत करायला मधुरी देथी उभी होती किती पवित्र प्रसन्न व मधुर असे हास्य तिच्या तोंडावर होते दोघे भेटली दोघे प्रभूच्या पाया पडली प्रभूने दोघांना जवळ घेतले त्याने त्यांच्या पाठीवरून डोक्यावरून मंगल हात फिरविला देवाचा दरबार पुन्हा वरला माधव व मधुरी तेथे बसली होती देवदूत स्तुती स्तोत्रे गाऊ लागले इतक्याच सैतान तेथे आला स्तुतीस्तोत्रे थांबली सैतान केलाच प्रयोग परमेश्वराने प्रश्न केला हो केला काय निष्पन्न झाले मनुष्याचा कितीही अदप्पात झाला तरी शेवटी तो वर येतो हे सिद्ध झाले मनुष्य शेवटी चांगला होतो नदी नागमोडी गेली वाकडी तिकडी गेली काट्या कुट्यातून गेली तरी ती शेवटी ती सागराला मिळेल त्याप्रमाणे मनुष्याने कितीही पाप केले तरी तू शेवटी सत्याकडे मांगल्याकडे कल्याणाकडे वळेल मी हरलो प्रभू तू जिंकल्यास पुन्हा स्तुती स्तोत्रे झाली मंगलवाद्य वाजू लागली परमेश्वराची सृष्टी धन्य आहे असे जे जे काळ झाले